पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण सातव मादक पदार्थ मादक पदार्थात हिंदुस्थानात मदिरा भांग गांजा तंबाखू व अफू यांची गणना होते, मदिरत या देशात उत्पन्न होणारी ताडी आणि एरक म्हणजे मोहाची दारूही आहेत आणि परदेशातून येणाऱ्या दारूंचा तर सुमारच नाही ही सर्व प्रकारची दारू सर्वथा त्याज्य आहे मदीर पानामुळे मनुष्य भान विसरतो आणि निरुपयोगी बनतो ज्यांना दारूचे व्यसन लागले ते लोक स्वतः बरबाद होतात आणि आपल्या कुटुंबजनांनाही बरबाद करतात दारूबाज सर्व मर्यादा सोडून वागतात असाय पक्ष आहे की जो बेताची दारू पिण्याचे समर्थन करतो आणि त्यापासून फायदा होतो असं म्हणतो त्या युक्तिवादाला मला काही तथ्य वाटत नाही पण गटकर म्हणणे कबूल केले तरी अनेक माणसं अशा मर्यादेत राहू शकत नाही म्हणून त्यांच्याकरता तरी निदान या वस्तूचा त्यागच योग्य आहे ताडीचे समर्थन पारशी बंधूंनी पुष्कळ केले आहे ते म्हणतात की ताडीत मादक है है, तर आहे खरी पण ताळी हे अन्न आहे आणि त्याचबरोबर ती इतर अन्नाचे पचन करण्याला मदत करणारी आह या युक्तिवादाचा मी पुष्कळ विचार केला आहे आणि त्याविषयी वाचनही पुष्कळ केले आहे पण ताळी पिणाऱ्या पुष्कळ गरिबांची जी दुर्दशा मी बघितली आहे त्यावरून मनुष्याच्या आहारात ताडीला स्थान देण्याची मुळीच जरूर नाही अशा निर्णयावर मी आलो आहे जे गुण ताडीत आहेत असे सांगतात ते सर्व गुण आपल्याला इतर अन्नातून मिळू शकतात ताडी ही खजुरीच्या रसातून बनते, खजुरीच्या शुद्ध रसात मादकता मुद्दली नाही शुद्ध रुपात तो रस निरा या नावाने ओळखला जातो ही निरा जशीच्या तशी प्याने पुष्कांना शौचास साफ मी स्वतः निरा पिऊन पाहिली आहे माझ्यावर तिचा तसा परिणाम मी अनुभवला नाही पण ती अन्नाची गरज पूर्णपणे भागविते चहा वगैरेच्या ऐवजी सकाळी जर निरा प्यायलो तर माणसाला दुसरे काही खाण्यापिण्याची जरूर राहू नये निरा उसाच्या रसाप्रमाणे जर आठविली तर तिचा खूप चांगला गुळ तयार होतो खजुरी ही ताडाची एक जात आहे अनेक प्रकारचे ताड देशात विनायास उगवतात त्या सर्वातून निरा निघू शकते निरा हा असा पदार्थ आहे की ती जेथे निघते तेथे लगेच प्यायली काही धोका नाही त्यात मादकपणा चटकन पैदा होतो म्हणून तिचा वापर जेथे लगेच होण्याजोगा नसेल तेथे तिचा गुळ तयार करण्यात आला तर तो ऊसाच्या गुळाची गरज भागवितो हा गुळ उसाच्या गुळापेक्षा जास्त गुणकारी आहे असे कित्येकांचे मत आहे त्यात गोडपणा कमी असल्यामुळे ऊसाच्या हो गुळापेक्षा जास्त प्रमाणात तो खाता येतो ग्रामोद्योग संघामार्फत ताडगुळाचा प्रचार चांगल्या प्रमाणात झाला आहे आणखी पुष्कळ जास्त प्रमाणात झाला पाहिजे ज्या ताडांच्या झाडांपासून ताळी बनवण्यात येते त्यापासून जर गुण बनविण्यात आला तर हिंदुस्थानात गुळ साखरेची तूट पडणारच नाही आणि गरिबांना स्वस्त भावाने उत्तम गुळ मिळू शकेल ताडगुळापासून काकवी आणि साखरही बनविता येते पण त्यांच्यापेक्षा गुळाच्या अंगी अधिक गुण आहेत गुळात असलेले क्षार सारखेच नसतात जसा कोंडी नसलेली कणिक किंवा तांदूळ तशीच क्षार नसलेली साखर समजावी अन्न प्रमाणात त्याच्या स्वाभाविक स्थितीत खावे त्या प्रमाणात आपल्याला अधिक सत्व मिळत असे म्हणता येईल ताडीचे वर्णन करीत असताना जाता जाता मला निरेचा उल्लेख करावा लागला आणि तन्नुषंगाने गुळाच आहे पण दारूविषयी सांगायचे अजून शिल्लक आह दारुन होणाऱ्या अनाचारांचा जितका मला कडू अनुभव आला आहे तितका सार्वजनिक काम करणाऱ्या सर्वकांपैकी कोणाला आला असल की नाही कोणाचा टाऊक दक्षिण आफ्रिक गिरमिट जाणाऱ्या हिंदी लोकांपैकी पुष्कांना दारू पिण्याच व्यसन जडल असत तेथील कायद्याप्रमाणे हिंदी माणसाला दारू घेऊन जाता येत नाही जेवढी प्यायची असेल तेवढी गुत्त्यातच प्यावी बाया सुद्धा त्या व्यसनाला बळी पडलेल्या असतात ज्यांची मी दशा पाहिली ती अत्यंत करुणाजनक होती ती ज्याने बघितली तो कधीही दारू पिण्याचे समर्थन करणार नाही तेथील हापशी लोकांना मुळात सामान्यता दारू पिण्याचे व्यसन नव्हते त्यांचा तर दारुने सत्यानाशच केला पुष्कळ हापशी मजूर आपली कमाई दारू होमवून टाकीत असलेले आढळतात त्यांचे आयुष्य बर्बाद होऊन जाते आणि इंग्रज चांगले चांगले म्हटल्या गेलेल्या इंग्रजांना सुद्धा मी गटारात लोताना पाहिले आहे ही अतिशय नाही लढाईची काळात ज्यांना ट्रान्सवाल सोडावे लागले अशा गोऱ्या लोकांपैकी एकाला मी माझ्या घरी ठेवून घेतले होते तो इंजिनियर होता दारू घेतलेली नसली की त्याची सर्व लक्षणे चांगली असत तो थिओसॉफिस्ट होता पण त्याला दारूचे व्यसन होते दारू प्याला की अगदी दिवाना बने त्याने दारू सोडण्याचा अतिशय प्रयत्न केला पण माझ्या माहितीप्रमाण शिवटपर्यंत त्याला यश आल नाही दक्षिण आफ्रिक्तून मी स्वदेशी आलो तेव्हा सुद्धा मला दुःखद अनुभव आल कित्यक्कदारूच्या व्यसनाने बरबाद झाल आणि होत आह जे राजांच्याविषयी म्हटल तिच पुष्कर श्रीमंत तरुणांच्या बाबतीत कमी जास्त प्रमाणात लागू आह मजूर वर्गाची स्थिती बघितली तर ती सुद्धा दयाजनकच आह अशा कडू अनुभवानंतर मी मद्यपानाचा इतका कडक विरोध कला की याची वाचकांना आश्चर्य वाटणार नाही एका वाक्यात सांगायचे तर मद्यपानाने मनुष्य शरीराने मनाने आणि बुद्धीने हीन होतो आणि संपत्तीचा नाश करतो